पुस्तक गीताबोध लेखक महात्मा गांधी वाचक विद्यापाटील परिशिष्ट एक श्री वालजीबाई देसाई यांची प्रस्तावना गांधीजींच्या गीतेचा गुजराती अनुवाद बारा मार्च एकोणीसशे तीसला प्रकाशित झाला होता हा दिवस कधीही विसरता येण्यासारखा नाही कारण त्या दिवशी साबरमती येथून दांडी यात्रेला सुरुवात झाली होती आश्रमातील ज्या सदस्यांनी तो अनुवाद वाचला त्यांनी तो समजण्याकरता कठीण वाटतो अशी तक्रार त्यावेळी केली एरवडा तुरुंगात असलेल्या गांधीजींकडे केली त्यामुळे गांधीजींनी आश्रमातील सदस्यांना पत्रांची एक मालिका लिहिली त्या मालिकेत त्यांनी प्रत्येक अध्यायाकरता एक एक पत्र लिहिले होते पहिले पत्र त्यांनी बाराव्या अध्यायावर चार नोव्हेंबर एकोणीशे तीसला लिहिले आणि नंतरची पत्रे क्रमशः इतर अध्यायांवर लिहिली याच पत्रांचा इथं इंग्रजीत अनुवाद करण्यात आला आह वालजी देसाई शक दोन पौष वद्य तृतीया परिशिष्ट दोन श्रीयुत वालजी गोविंदी देसाई यांनी इंग्रजी अनुवादाला जोडलेला टिपा अध्याय बारावा जेव्हा गीता पाठ असणाऱ्या व्यक्तीला मी भेटतो तेव्हा त्या ते व्यक्तीबद्दल मला आदर वाटतो परंतु ते पाठांतर करणाऱ्याला मला सांगावेसे वाटते की गीतेचे केवळ पाठांतर पुरेसे नाही त्यामुळे गीतेच्या अर्थावर आणि संदेशावर चिंतन आणि मनन करण्याकरता मदत होईल चिकाटीने प्रयत्न केला तर पोपटाकडून सुद्धा गीता पाठ करून घेता येईल परंतु असे पाठांतर केल्यामुळे तो अधिक विद्वान होणार नाही गीतेच्या लेखकाने जसे अपेक्षिले आहे तसे गीतेचे पाठांतर करणाऱ्याने व्हायला पाहिजे बृहदार्थाने त्याने योगी झाले पाहिजे गीता आपल्या वाचकांकडून विचार वाणी आणि वर्तन या सर्वांमध्ये संपूर्ण समतोलपणाची आणि सुसंवादाची अपेक्षा करते ज्याच्या वाणीचा आणि वर्तनाचा विचारांशी मेळ नसतो तो दांभिक वा थापाडे असतो भक्ती म्हणजे केवळ ओठांची हालचाल नाही तो मृत्यूशी दिलेला लढा असतो कोमल अंतकरणाचे मोकळेपणे केलेले प्रकटीकरण असते बाह्य गोष्टींशी फार कमी घेणे देणे असते इच्छा असेल तर भक्त जपमाळेचा वा कपाळावरील गंधाचा वा हवनाजीचा आदीचा उपयोग करू शकतो परंतु या गोष्टीवरुन त्याच्या भक्तीची परीक्षा होऊ शकत नाही भक्तासंबंधी लोकांचा असा समज आहे की ती माळ फिरवत जप करणारी व्यक्ती असते आणि त्याच्या माळ जपताना आड एखादे आवश्यक काम आले तरी ती ते करत नाही असा भक्त ती माळ जपण्याचे काम केवळ खाण्यापिण्यासारख्या गोष्टीकरताच सोडतो गहू वगैरे करता वा आजाराची सेवा करण्याकरता तो ती माळ जपण्याचे काम थांबवत नाही परंतु गीता सांगते कोणी आपल्या ध्येयापर्यंत कर्म केल्याशिवाय पोहचू शकत नाही वृंदावनात श्रीकृष्णप्रेम यांनी एका वैष्णवाला विषबजराने मरताना पाहिले त्या वैष्णवाच्या आजूबाजूने अनेक वैष्णव येत जात होते त्यांच्या हातामध्ये माळ होती आणि ते जप करत चालले होते परंतु त्या मरणाऱ्याला वैष्णवाला पेलावर पाणी देण्याकरता कोणी थांबत नव्हता हो था। अशा व्यक्तीचा काय उपयोग असे गांधीजींनी विचारले अध्याय पहिला माझ्या मते दुर्योधन आणि त्याच्या पक्षातील लोक हे माणसाच्या हीन इच्छांचे प्रतीक आह आणि अर्जून आणि त्याच्या पक्षातील लोकही माणसाच्या उच्च आकांक्षाचे प्रतिनिधी आहेत रणभूपी आपला देय आहे या दोन पक्षांमधे सतत संघर्ष सुरु असतो कृष्ण आपल्या अंत्यकरणात राहणारा आहे शुद्ध अंत्यकरणामध्ये तो सतत कुजबुजत असतो घड्याप्रमाणेच हृदयाला सुद्धा शुद्धतेची चावी द्यावी लागते असे केले नाही तर आज राहणारा तो बोलणे बंद करतो अध्याय दुसरा इंग्रजी मित्रांनी मला गीता वाचण्याकरता प्रवृत्त केले त्यांनी माझ्यासमोर एडविड अल्लन यांनी केलेल्या गीतेचा सुंदर अनुवाद ठेवला मी गीतेचे मुखपृष्ठापासून मलपृष्ठापर्यंत वाचन केले मी तिच्यामुळे बाहून गेलो दुसऱ्या अध्यायाच्या शेवटी एकोणीस श्लोक माझ्या हृदयावर कायम कोरले गेले आहेत त्यांच्यामधे माझ्याकरता आवश्यक असे सगळे ज्ञान आहे त्यातून शिकवण्यात आलेले सत्य हे चिरंतन स्वरूपाचे आहे, गीतेचा अर्थ लावण्याची गुरुकिल्ली त्या श्लोकामध्ये आहे, गीतेचा संदेश दुसऱ्या अध्यायात सापडतो कृष्णस्थित प्रज्ञाच्या लक्षणासंबंधी मानसिक समतोलपणाविषयी जे बोलतो त्याचा संदेश आह ही अवस्था कशी प्राप्त करून घेता येऊ शकते ते कृष्णाने या अध्यायाच्या शेवटच्या एकोणीस श्लोकांमध्ये सांगितले आहे तो सांगतो की ही अवस्था आपल्या कामनांचा त्याग करून आपण प्राप्त करून घेऊ शकतो आपल्या सर्व इच्छा मारल्यानंतर आपल्या भावाला मारणे शक्य होत नाही आसक्तीविरित होऊन आपले कर्तव्य पार पडण्याचा संदेश गीतमध्ये देण्यात आला आहे हे दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे गीतच्या या उपदेशाचा विषय दुसऱ्या अध्यायात मांडण्यात आला आहे व त्या उपदेशानुसार आचरण करण्याचा मार्ग तिसऱ्या अध्यायात दाखवण्यात आला आहा सांगण्याचा अर्थ असा नाही की गीतेच्या इतर अध्यायांना काहीही महत्व नाही उलट पक्षी गीतेतील प्रत्येक अध्यायाला त्याचे महत्व आहे, जे लोक या समारंभात भाग घेत आहेत ते गीतेकडे योग्य दृष्टीने पाहतील आणि या उदात्त काव्यातील संदेशानुसार जीवनात आचरण करतील अशी मला आशा आहे सतरा नोव्हेंबर एकोणीशे छप्पनला द टाइम्स ऑफ इंडियामध्ये एक निनावी पत्र आले होते ते या विषयाशी चपखलपणे जुळते गीतेच्या तत्वज्ञानावर एक उत्तम भाष्य म्हणून त्या पत्राकडे पाहता येईल प्रार्थनेकरता गोळा झालेल्या लोकांनी उद्या प्रार्थना केली ज्यांनी उत्तम कामाचे फळ समोर आणले त्यांना ईश्वराने पारितोषिक दिले पाहिजे इथे नैतिकता आणि धर्म यांच्यामध संघर्ष निर्माण झालिला आढळतो कारण चांगल कृत्य कोणत्याही पारितोषिकाच्या अपेक्षेने करता कामा नये असा नैतिकतेचा आग्रह असतो आणि कर्तव्याकरता कर्तव्य हे नैतिकतेच घोषवाक्य आहे धर्म सांगतो की ईश्वर चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये फरक करतो आणि एकाच्या वागण्याला ईश्वराची पसंती मिळत दुसऱ्याच्या वर्तनाबद्दल शिक्षा करण्यात येत नेहमीच्या पद्धतीने हीच गोष्ट सांगायची तर शिक्षा आणि पारितोषिक या शब्दांचा उपयोग आपण करू शकतो येशून स्वतःचे विचारले नव्हते काय मानसाडी जर आत्मा गमावला आणि संपूर्ण जग जिंकले तरी त्याचा काय फायदा जी सेवा स्वार्थाने बरबटलेली नसते तीच ईश्वराची खरी सेवा असते या गोष्टीचा स्पष्ट पुरावा येशूच्या आयुष्यातून मिळतो येशूला जरी हे माहीत होतं की त्याच्या भक्तीमुळे त्याला जवळच्या मित्रांना मुकावे लागेल आणि व शत्रूंच्या हातून त्याला मरणपत्करावे लागेल क्रॉस आठवण करून देतो की ईश्वरावरील निष्ठा आणि माणसावरील प्रेम यांच्याबद्दल काही पारितोषिक मिळणारच असेल तर ते पारितोषिक भौतिक लाभापेक्षा इतर काहीतरी असले पाहिजे मग गोळा झालेले लोक ज्या पारितोषकाबद्दल बोलत होते ते पारितोषिक कोणते याचे उत्तर पुढील शब्दांमध्ये सापडू शकत करणाने शुद्ध असलखा लोकांवर ईश्वराची कृपा असते कारण त्यांना ईश्वराचे दर्शन होणार असत असे वाटले पाहिजे एवढ्याकरता सर्वच बक्षीस सत्शी जोडायचे नसत सेवेचे बक्षीस सेवेसारखे सेवेच्या वर्गातील असते ईश्वराची अंत्यकरणापासून केलेली भक्ती आपल्याला त्याच्या गोताळ्यात नेऊन बसवते आणि आपल्याला त्याच्या इच्छेने सखोल ज्ञान होते ईश्वरावरील आप प्रेमामुळे आपण ईश्वराच्या अजून समीप जाऊ शकतो ईश्वरी दृष्टी आपल्या अस्तित्वाला अधिक अर्थपूर्ण करणे त्याच्या राज्यातील उपक्रमात सहकार्य करण्यामधील आनंदही ती पारितोषिके आहेत जी ईश्वर आपल्या सेवकांना देतो परंतु गोष्ट इथेच थांबत नाही आत्म्याच्या दृष्टीने दिलेली पारितोषिकी ही आत्म्याच्याच क्षेत्रातील असतात हे सुद्धा खरे हो आहे की चारित्र्य आणि स्पष्ट वक्तेपणा यांच्यामुळे निम्न स्तरावरी लाभ होऊ शकतात नेत्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा निस्वार्थ स्वभाव यांच्यावर लोकांचा विश्वास असल्यामुळे जनता त्याच्यामागे गेल्याची आणि त्याला पद आणि सत्ता दिल्याची काही उदाहरणे आहेत त्याच्यापेक्षा कमी प्रतीच्या व्यक्तीला लोकांनी तसा पाठिंबा दिला नसता हेही शक्य आहे अतिशय प्रामाणिकपणा आणि संपूर्ण विश्वासार्हता यांच्यामुळे व्यापारात लाभ होऊ शकतो आणि क्षणिक लाभाचा विचार करणाऱ्या व्यापाऱ्यांचे नशिबी असा लाभ कदाचित येऊ शकणार नाही हेही खरे आहे अशा प्रकारचे वर्तन या लाभापोटी करण्यात आलेले असते असे काही नाही प्रामाणिकपणाचं उत्तम धोरण आहे हे म्हणणे फारच धोक्याचे आहे लाभापोटी प्रामाणिकपणाची निवड करणाऱ्या व्यक्तीच्या लक्षात आले की प्रामाणिकपणामुळे फायदा होत नाही तर ती ते धोरण बदलू शकतो उलटप्रक्षी प्रामाणिकपणासारख्या सद्गुणांचे आचरण जेव्हा आपण केवळ त्या करता करतो तेव्हाच त्या ते गुणांच्या आचरणात आपण यशस्वी झालो असे म्हणता येईल धर्म आणि नैतिकता यांचे पालन जेव्हा स्वार्थापोटी करण्यात येते तेव्हा त्यांची हानी होत असते सद्गुणाच्या आचरणाचे बक्षीस म्हणून आपल्याला ईश्वरी दृष्टी मिळते आणि जे नफा नुकसानीचा विचार न करता सद्गुणानुसार आचरण करताच त्यांना हे बक्षीस मिळते येशू म्हणाला होता की जो कोणी त्याचा जीव वाचविल तो स्वतःचा जीव गमावीन आणि जो आपला जीव गमावण्याकरता तयार असेल त्याला वास्तवात असे आढळून येईल की त्याने आपला जीव वाचवलेला आहे येशूच्या या वक्तव्याचा जो आशय आहे तोच आशय सद्गुणाच्या आचरणाचे बक्षीस म्हणून आपल्याला ईश्वरी दृष्टी मिळते आणि हे बक्षीस त्यांनाच मिळते जे नफा नुकसानीचा विचार न करता सद्गुणाखातर सद्गुणानुसार आचरण करत असतात या विधानातून व्यक्त होतो देव त्याच निवडक लोकांचा सहवास पसंत करतो जे सत्य आणि सदाचाराचे पालन सत्य आणि सदाचारा करतात आणि आपल्या या आचरणाचा उपयोग काय असा प्रश्नही त्यांच्या मनात उपस्थित होत नाही इग्निशस लॉइल्ला यांच्या शब्दात ते प्रयत्न करतात आणि कोणताही मोबदला मागत नाही कारण आपण ईश्वराचे काम करत आहोत हे त्यांना माहीत असतं